स्कंध अकरावा अध्याय एकोणीसावा संध्या श्री नारायण म्हणाले हे नारदा आता मध्यान्नीची शुभ संध्या ऐक त्याच्या अनुष्ठानामुळे उत्तम फल मिळते जी युवती श्वेतवर्णा त्रिने वरदा अक्षमाला त्रिशूला अभयमुद्रा यांनी युक्त आहे आणि बैलावर आरूढ झालेली आहे जी यजुर्वेद संहिता रूप आहे रुद्र जीची देवता आहे जी तमोगुणयुक्त भुवर लोकात राहिली आहे आदित्य मार्गात जी संचार करते अशा मायेस मीस नमस्कार करतो असे देवीचे ध्यान करून पूर्वी प्रमाणे आचमने घ्यावीत नंतर अध्य द्यावेत यासाठी पुष्पे गोळा करावीत किंवा पाण्यात बिल्वपत्रे मिसळावीत सूर्याकडे तोंड करून उदक फेकावे उरलेले सर्व संस्कार प्रार्थ संधेप्रमाणेच करावेत मध्यान्ह समये तत्स विथु कोणी सावित्री म्हणून घेतात पण ते संप्रदायास सोडून आहे त्यामुळे कार्यनाश होतो दोन्ही संध्या करण्याचे कारण मंदे हा नावाच्या राक्षसास दग्ध करण्यासाठी आहेत कृष्णेन या मंत्राने पुष्प मिश्रित जल घेऊन अर्ध द्यावेत पुष्पे न मिळाल्यास बेल दुर्वा यांनी जलाने अर्ध द्यावेत म्हणजे सांगफल मिळते आता त्यावेळेचे तर्पण ऐक ओम भुवा मी पुरुषास करतो नमो नमा जुर्वेदास तृप्त करते मंडला गर्भरत्म तृप्त करते तीनाभु स्व अन्न तर्पण करावे उदुतम या मंत्राने आणि चित्र देवता या मंत्राने सूर्योपस्थान करावे नंतर जप करावा अनामिकेची दोन पर्वे कनिष्ठिका पर्वाने क्रमवार तर्जनीच्या मूळ पेरापर्यंत करमाला सांगितली आहे गायीची हुंसा करणारा पितृहत्या करणारा मातृवध भ्रूण हत्या करणारा गुरुस्त्रीशी गमन करणारा ब्राह्मणाचे द्रव्य हरण करणारा सुरापान करणारा हे सर्व पापी गायत्रीच्या हजार मंत्राने शुद्ध होतात काया वाचा करून तीन जन्मात केलेली जपामुळे नष्ट होतात चार वेदांचे पठण करीत असताना गायत्रीचा जप करावा वेदांच्या पारायणापेक्षा गायत्री जप श्रेष्ठ होय याप्रमाणे मध्यान्ह संधीचा सा प्रकार सांगितला आता ब्रह्मयज्ञ विधीचा क्रम ऐक अध्याय एकोणीसावा समाप्त